अध्याय तीनशे त्रेचाळीसावा श्वेत द्वीप वृत्तांत वर्णन शौनक म्हणतात हे सौते तू आम्हाला फार चांगली कथा सांगितलीस ती श्रवण करून आम्ही सर्व ऋषी अत्यंत विस्मित झालो आहोत हे सौते आम्हाला वाटते की नारायणाची कथा श्रवण केल्याने जी फलप्राप्ती होते ती पवित्र आश्रमांची दर्शने घेतल्याने किंवा अखिल पवित्र तीर्थात स्नाने केल्यानेही प्राप्त होणे शक्य नाही सर्व प्रकारच्या पापातून सोडवणारी अशी ही नारायणाची पुण्यवान कथा अथपासून श्रवण केल्यामुळे आम्ही पुनीत झालो आहो अखिल लोक ज्याचे पूजन करतात त्या भगवंतांचे दर्शन ब्रह्मादिक देवांना व ऋषीश्रेष्ठांनाही दुर्लभ आहे <coughs> असे असता हे सूतपुत्रा नारदांना देवाधिदेव नारायणाचे हरीचे दर्शन घडले ही त्या परमात्म्याची कृपाच समजली पाहिजे पण जगदीशाचे अनिरुद्ध रूप प्रत्यक्ष पाहाव्यास मिळाले तरी देखील लागलीच देवसत्तम नरनारायणाचे दर्शन घेण्याची पुन्हा नारदांना का घाई झाली ते मला सांगा सौती म्हणतो हे शौनका परीक्षित राजाचा पुत्र जो जनमेजय त्याचा सर्पयज्ञ चालला असता विधियुक्त कर्मांच्या मध्ये फुरसत मिळाली तेव्हा त्या राजेंद्राने आपल्या पितामहाचे पितामह जे वेदनिधी प्रभू कृष्ण द्वैपायन व्यास ऋषी त्यांना प्रश्न केला जन्मेजय विचारतो भगवंतांच्या भाषणाचे चिंतन करीत देवर्षी नारद श्वेतद्वीपाहून निघाल्यानंतर पुढे काय झाले बद्रिकाश्रमे येऊन नरनारायणांचे दर्शन घेतल्यावर किती कालपर्यंत नारदानी त्यांचे सन्निध वास्तव्य केले त्याचप्रमाणे त्यांनी आणखी कोणते प्रश्न नरनारायणांना विचारले हे तपोनिधे ज्याप्रमाणे दधी घुसळून लोणी काढावे किंवा मलय पर्वतावरील चंदन उचलून घ्यावे अथवा वेदांचे संशोधन करून आरण्यकोपनिषदाची निवड करावी किंवा सर्व औषधी झुंडाळून अमृत निराळे करावे त्याप्रमाणे सर्व कथांतून बुद्धिरूपी मंथनदंडाने मंथन करून ज्ञानाचा ठेवाच की काय असे हे भगवान नारायणाचे अमृतोपम व अत्युत्तम कथानक निवडून काढून आपण आम्हाला निवेदन केले ब्रह्मन भगवान नारायण परमात्मा हा सर्व भूतात्म भावन व सर्व आहे द्विजवर्य नारायणाचे तेजाकडे नुसती दृष्टी करणेही शक्य नाही ब्रह्मादिक देव ऋषि गंधर्व किंबुना सर्व चराचर भूते ही प्रलयसमी नारायणा ठिकाण लीन हो इलोकी नारायणा श्रेष्ठ कि पवित्र दुसरे का हीच नहीं अलाते तपोधन नारायण कथाश्रवणा ने जितके पुण्य घेल तितके बदरिया अखिल आश्रमां दर्शने घंवा सर्व तीर्थयात्रा के घर नहीं सर्वपाते धून धुवून टाकणारी ही जगदीश नारायणाची कथा मुळापासून ना ऐकल्यामुळे आम्ही पावन झालो आहो माझा प्रपितामह जो धनंजय त्याने भारतीय युद्धात अपूर्वजय संपादन केला <coughs> यात मुळीच आश्चर्य नाही कारण त्याला जर त्रैलोक्यनाथ वासुदेवाचे पूर्ण सहाय्य होते तर तिन्ही लोकी त्याला काहीच अप्राप्य नव्हते असे मला वाटते भगवंत तपाचरणानेच ज्यांचे दर्शन सुलभ आहे त्या श्रीवत्सांक विभूषण व सर्व लोकपूजित भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन माझ्या पूर्वजांना झाले इतकेच नवे तर तो जनार्दन त्यांच्या सुखासाठी व कल्याणासाठी स्वतः झटत होता तेव्हा ते माझे सर्व पूर्वज खरोखरच धन्य होत आणि मी असे समजतो की परमेष्ठीचा पुत्र नारद तर माझे पूर्वजांपेक्षाही अधिक धन्य होय जानी ज्यांनी श्वेतद्वीपापर्यंत जाऊन नारायणाचे प्रत्यक्ष दर्शन घेतले ते अव्यय नारद मुनी खरोखर सामान्य नव्हे असो त्या नारायणाच्या प्रसादाने भगवंतांच्या व्यक्त झालेल्या अनिरुद्ध स्वरूपाचे दर्शन घेतल्यावर नारद पुन्हा नरनारायणांचे दर्शन घेण्यासाठी लगबगीने बदरिकाश्रमी आले म्हणून तुम्ही सांगितले हे मुने असे करण्याचे नारदांना का प्रयोजन वाटले ते मला सांगा तसेच बद्रिकाश्रमी नारायणांच्या समागमात त्याने किती काळ गाठला व त्या अवधीत त्यांनी त्या ऋषीद्वयाला कोणते प्रश्न केले तेही मला सांगा शिवाय श्वेतद्वीपाहून परमेष्ठीनंदन नारद परत फिरल्यावर महात्मे नरनारायण ऋषी त्यांना काय म्हणाले वैशंपायान सांगतात ज्याच्या प्रसादाने मी आता नारायणाची कथा सांगणार आहे त्या अतुल तेजस्वी भगवान व्यासाना नमस्कार असो <coughs> हे राजा श्वेत नामक श्वेतनामक महाद्वीपापर्यंत मजल मारून अव्यय नारायणाचे दर्शन घेतल्यावर नारद परत फिरले आणि परमात्म्याने सांगितलेल्या गोष्टी मनात वागवून त्वरेने मेरू पर्वतावर प्राप्त झाले तेथे आल्यानंतर राजा आपण मोठी मजल मारून सुरक्षित येथपर्यंत परत आलो हा विचार मनात येऊन त्यांना परम आश्चर्य वाटले पुढे मेरू पर्वत ओलांडून त्यांनी गंधमादन पर्वत गाठला आणि तेथून अंतरिक्ष मार्गाने ते विशाल बद्रिकाश्रमी येऊन पोहोचले तेथे येताच पुराण मनुश्रेष्ठ देवावतार नरनारायण ऋषी व्रतस्थ होऊन अनन्यमनाने उग्र तपाचरण करीत बसले होते ते त्यांच्या दृष्टीस पडले राजा सर्व जगताला प्रकाश देणाऱ्या सूर्यापेक्षाही अधिक तेजकपुंज असे ते पूज्य ऋषिद्वय श्रीवत्सरक्षणावित असून त्यांच्या मस्तकावर जटासंभार दृगोचर होत होता त्यांच्या हस्तांवर हंसपादांची व पायावर चक्रांची आकृती होती त्यांचे वक्षस्थल विशाल असून ते आजानहू होते <coughs> त्यांचे बाहूंचे चारी मुंडे व्यक्त दृष्टोत्पत्तीस येत होते <coughs> त्यांना साठ दात व आठ दाढा असून त्यांचा आवाज मेघगर्जनेसारखा होता त्यांची मुखे फार सुंदर होती त्यांचे ललाट व भुया ही रेखल्यासारखी असून हनुवटी व नाशिका ही देखील फारत सुंदर होती त्या देवांची मस्तके आकाराने छत्रीसारखी होती ते पुरुषेश्रेष्ठ या प्रकारच्या सौंदर्य लक्षणाने संपन्न असल्यामुळे त्यांना पाहून नारदाना अत्यानंद झाला असो नारद येताच नरनारायणांनी त्यांचे पूर्वक पूजन करून कुशल प्रश्न केले मग नारद त्या पुरुषश्रेष्ठांकडे अवलोकन करून मनामध्ये विचार करू लागले तो श्वेतद्वीपाचे ठिकाणी सर्व प्राणी ज्यांचे पूजन करतात अशा ज्या मूर्ती आपण पाहिल्या त्यांचेसारख्याच हुबेहुब या ऋषीश्रेष्ठांच्या मूर्ती आहेत असे त्यांना दिसून आले हे मनात येताच त्यांना प्रदक्षिणा करून नारद शुभ कुशासनावर बसले तेव्हा तप तेज व यश यांचे माहेरघर असलेल्या त्या शमदमगुणांवित ऋषींनी यथाविधी आध्क वगैरे कर्मे आटोपून अर्धपाद्यादिकांनी शांतपणे नारदांचे पूजन केले त्यावेळी ज्याप्रमाणे धृताच्या आहुती समर्पण केल्यावर यज्ञातील अग्नी प्रदीप्त होऊन त्या योगाने यज्ञमंडप सुशोभित दिसतो त्याप्रमाणे आतिथ्य व अन्निक आटोपून आसनाधिष्ठित झालेल्या नरनारायणांच्या तेजाने ते स्थान शोभायमान झाले होते नंतर आतिथ्याने संतुष्ट होऊन सुखाने आसनोप आसनोपविष्ट झालेल्या नारदांनी विश्रांती घेतली असे पाहून नारायण ऋषी नारदाला उद्देशून असे म्हणाले नरनारायण विचारतात आमची ज्यापासून उत्पत्ती झाली त्या सनातन भगवान परमात्म्याचे दर्शन श्वेत श्वेतद्वीपात तुला झाले ना नारद म्हणतात श्रीमान व विश्वरूपधारी अव्यय पुरुष मी तेथे पाहिला देव ऋषी किंबहुना यच्छयावत जगत त्यांच्या ठिकाणी साक्षवलेले माझे दृष्टोत्पत्तीस आले आता मी सनातन स्वरूपी तुम्हाकडे पाहत आहे तरीही मला त्यांचेच दर्शन घडत आहे कारण त्या अव्यक्तरूपधारी नारायणाची ना जी लक्षणे मी पाहिली तीच व्यक्त स्वरूपी तुमच्या ठिकाणी मला दिसत आहेत मी तुम्हा उभयताना श्वेतद्वीपनिवासी परमात्म्याच्या बाजूला उभय असलेले पाहिले परमात्म्याने जा म्हणून सांगितल्यावरून मी आता येथे आलो आहे तुम्ही धर्माचे पुत्र आहात तेज यश स्त्री इत्यादी गोष्टीत परमात्म्याची बरोबरी तुमचे वाचून उभ्या त्रैलोक्यात दुसरा कोण करू शकणार आहे कोणीही नाही त्याने मला क्षेत्रज्ञसंबंधी सर्व धर्म समजावून सांगितले त्याचप्रमाणे भविष्यकाली त्याचे कोणते अवतार या पृथ्वीकलावर व्हावयाचे आहेत तेही त्याने मला कथन केले त्या ठिकाणी मी श्वेतवर्णाचे इंद्रियविरहित आत्मज्ञानी पुरुष पाहिले ते सर्व पुरुषोत्तमाचे भक्त असून त्याची नित्य पूजा करण्यात निमग्न असतात ते परमात्माही त्यांचेबरोबर रम्माण होते तो परमात्माही त्यांचे बरोबर होतो त्या भगवान परमात्म्याला भक्त व द्विज फार आवडतात तो भक्तप्रिय परमात्मा आपल्या भक्तांची पूजा घेण्यात मग नसतो तो देव माधव विश्वभोक्ता असून सर्वव्यापी व भक्तवत्सल आहे तोच अत्यंत समर्थ व तेजस्वी नारायण करता कारण आणि कार्य होय त्याची कीर्ती अपरिमेयी असून तो भूतमात्राच्या उत्पत्तीचा हेतू आहे धर्माज्ञा व धर्मविधी ही त्याचीच स्वरूपे होत तो तपस्ते जाने युक्त होऊन श्वेतद्वीपाहून श्रेष्ठ असे तेजसंज्ञक स्थान उत्पन्न करतो आणि ते स्थान आपल्या स्वतःच्याच प्रकाशाने प्रकाशित करतो तो शुद्धात्मा असून त्याने त्रैलोक्याला शांती दिली आहे शुभबुद्धि ने नैष्ठिक व्रताचरण चाल ज्यादा तो देवश्रेष्ठ तपाचरण करो सूर्य तंद्र आपकी शोभा प्रकट करीत नहीं कि वारादेखिलहत नहीं आठ आंघो उंकी ची वेदी भूमि पर तैयार कर विश्वकर्मे खड़ तपश्चर्या चाली तोयाभा हाथ वर के आणि तोंड उत्तरेकडे केले असून मुखाने वेदांचा उच्चार चालला आहे ब्रह्मदेव ऋषी स्वतः पशुपती इतर देवश्रेष्ठ दैत्य दानव राक्षस नाग सुपर्ण गंधर्व सिद्ध राजर्षी इत्यादी जे जे म्हणून यज्ञांमध्ये हव्यकव्य यथाविधी अर्पण करतात त्यांचे त्यांचे हव्यकव्य सर्व नारायणाच्या चरणी पोचते अनन्य भक्ति जी कर्में आचरली जो स्वतः नारायण आदरपूर्वक स्वीकार करते आत्मज्ञा महत्म त्रैलोक दुसरे को भक्त मात्र सर्वत प्र परमें निरोप दी मी यथे आलो है स्वत भगवान नारायणा ने मे सर्व निवेदन के आता परमात्म्याचे परम्या लय लावून वास्तव्य माझा मानस आहे ओम तत्स